पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील वाचकांना ज्यांना माझ्या लेखनात रस आहे अशा माझ्या अभ्यासू वाचकांना आणि इतरांना मी सांगू इच्छितो की मला सुसंगत दिसण्याची किंचितही इच्छा नाही सत्याच्या माझ्या शोधात मी अनेक विचारांचा त्याग करीत आलो आहे आणि नवनव्या गोष्टी शिकत आलो आहे हे खरे आहे की आता मी म्हातारा होऊ लागलो आहे परंतु माझा आंतरिक विकास थांबला आहे अथवा माझ्या पार्थिव शरीराच्या मृत्यूनंतर माझी आंतरिक ओढ थांबेल असे मला वाटत नाही मी माझ्या ईश्वराच्या म्हणजेच सत्याच्या आदेशाचे दर क्षणी पालन करण्याकरता तत्पर असतो आणि यामुळे माझ्या लेखनातील कोणत्याही दोन गोष्टीमध्ये विसंगती दिसत असेल आणि तरीही त्यांचा माझ्या विवेकीपणावर विश्वास असेल तर त्याने त्या विषयावरील शेवटच्या तारखेने जे लेखन असेल ते माझे मनोगत आहे असे मांडले पाहिजे महात्मा गांधी